श्रीमद्भगवगीता शंकरभाष्य अध्याय तेरावा सातव्या अध्यायामध्ये सूचित केल्याप्रमाणे ईश्वराच्या दोन प्रकारच्या प्रकृती आहेत एक त्रिगुणात्मक अष्टभिन्न प्रकृती असून त्या संसाराला कारण होणाऱ्या आहेत त्यांना अपरा प्रकृती असे म्हणतात दुसरी क्षेत्रलक्षणात्मिका जीवभूत आहे या दोन प्रकृतींनी युक्त असलेला परमेश्वर जगाची उत्पत्ती स्थिती आणि प्रलयांना कारणीभूत होतो या क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ रूप या दोन्ही प्रकृतीचे निरूपणद्वारा या प्रकृतीयुक्त प्रकृती ईश्वराचे तत्व निश्चित करण्यासाठी हा क्षेत्रविषयक अध्यायाचा प्रारंभ करण्यात येत आहे या अध्यायाच्या पूर्वी म्हणजे बाराव्या अध्यायातील अद्वेष्टा अध्या अध्या सर्व भूताना अध्यायाच्या समाप्तीपर्यंत तत्वज्ञान संन्यासी व्यक्तीची निष्ठा अर्थात असा संन्यासी ज्या प्रकारे आचरण करतो त्याचे विवेचन करण्यात आले आहे तेराव्या अध्यायाची सुरुवात करण्यात येत आहे संपूर्ण कार्य आणि कारणविषयांच्या आकाराने परिणाम झालेल्या त्रिगुणात्मक प्रकृती आणि प्रकृती यांच्या भोग आणि अपवर्ग यांचे संपादन करण्याचे निमित्त करून देह आणि इंद्रिये यांना जे मूर्तरूप प्राप्त होते त्याचा संघात एकत्रितपणा म्हणजे हे शरीर होय अशा या संघाचे वर्णन करण्यासाठी भगवान म्हणाले श्लोक पहिला हे अर्जुना या शरीरा असं क्षेत्र असे म्हणतात या असं जो जाणतो त्याला क्षेत्रज्ञ असे म्हणतात आणि त्याचे तत्व जाणणारे असतात त्यांना ज्ञानी म्हणतात भाष्य इदम या सर्व नामाने दर्शवण्यात येत असलेली जी वस्तु आहे त्याला शरीर या विशेष करण्यात येत आहे एकोणते शरीराला ज्या जखमा वगैरे होतात त्यापासून या शरीराचे रक्षण करण्यात येते म्हणून हळूहळू क्षीण होत नष्ट होत जाते म्हणून किंवा शेताप्रमाणे या ठिकाणी गरमाचे फुलं निर्माण होते म्हणून या शरीराला क्षेत्र असे म्हटले जाते या ठिकाणी या शब्दाचा अर्थ याप्रमाणे असा आहे या शरीर उपक्षेत्राला जो जाणतो पायापासून मस्तकापर्यंत या शरीराला जो प्रत्यक्षपणे जाणतो म्हणजे स्वाभाविकपणे किंवा गुरुजनांनी सांगितल्याप्रमाणे प्राप्त झालेल्या अनुभवामुळे विभागशः स्पष्टपणे जाणतो त्याला क्षेत्रज्ञ असे म्हणतात या ठिकाणी सुद्धा इतिहास पदपूर्वीप्रमाणे या प्रकारे या अर्थाने आले आहे म्हणून क्षेत्रज्ञ असे म्हटले जाते जसे कोणाला या क्षेत्राला जाणणारे अर्थात क्षेत्रा क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ दो हो या दोघांना जो जाणतो तो ज्ञाने पुरुष होय त्याला ज्ञाने पुरुष असे म्हणतात याप्रमाणे सांगितलेले क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ एवढ्याशा ज्ञानाने जाणले जाते काय यावर भगवान सांगतात श्लोक दुसरा हे अर्जुना सर्व क्षेत्रांमध्ये क्षेत्रज्ञ मी आहे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांना ज्या योग्य जाणले जाते ते माझे ज्ञान आहे भाष्य याप्रमाणे सांगितलेल्या सर्व क्षेत्रामध्ये ज्याला संसार नसल्यामुळे ज्याला असंसारी असे म्हणतात तो परमेश्वरमी आहे अर्थात सर्व शरीरांमध्ये ब्रह्मदेवापासून गवताच्या पात्यापर्यंत अनेकांना शरीराची उपाधी असते या उपाधीपासून विभक्त असलेला क्षेत्रज्ञ म्हणतात तो उपाधी भेदांशिवाय सत आणि असत वगैरे शब्दानुभवाने जाणणे योग्य नाही असे, असे समज असा अभिप्राय हे अर्जुना ज्यावेळी क्षेत्र क्षेत्रज्ञ आणि ईश्वर यांना यथार्थ या स्वरूपात जाणण्याशिवाय अन्य कोणत्याही विषयाचे ज्ञान करून घेणे शिल्लक राहत नाही तेव्हा जाणण्यास योग्य असे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याबद्दलचे जे ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या योगाने क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ प्रत्ययाला ते ज्ञान यथार्थ ज्ञान होय मी विष्णू ईश्वर त्या माझे आहे पूर्वपक्ष जर संपूर्ण शरीरात एकच ईश्वर आहे त्याशिवाय अन्य कोणीही भोगता नाही असे मानले तर ईश्वर संसारी आहे असे मानावे लागेल ईश्वराशिवाय अन्य संसाराचा अभाव निर्माण होईल या दोन्ही गोष्टी आहेत कारण असे मानले तर बंध आणि मोक्ष आणि त्याचे कारण याचे प्रतिपादन करणारे शास्त्र व्यर्थ होईल आणि प्रत्यक्ष प्रमाणाने सुद्धा या विचाराला विरोधच आहे प्रत्यक्ष प्रमाणाने तर सुख दुःख आणि यांचे कारण संसार तो प्रत्यक्ष दिसत आहे याशिवाय जगाची विविधता बाबून पुण्य आणि बापात्मक संसाराचे अस्तित्व केवळ अनुमानाने सुद्धा सिद्ध होते परंतु आत्मा आणि ईश्वर एकच आहे हे मानण्याने हे सर्व अनुचित असल्याचे सिद्ध होते उत्तर ज्ञान आणि अज्ञान यामध्ये भेद असल्याने असे होणे संभवत नाही कारण असे म्हणतात की दूरमय ते विपरीत ते विशुची अविद्या या कठोपनिषद एक दोन चार हे मार्ग परस्पर विरोधी आहेत एका मार्गाला विद्या असे म्हणतात तर दुसऱ्याला अविद्यासे म्हणतात त्यामुळे विद्या आणि अविद्या यांच्या विषयामध्ये आणि फळामध्ये देखील विरोध दर्शवला जातो श्रे श्रेय आणि प्रिय अशी ती फळे आहेत विद्येचा विषय श्रेय आणि अविद्येचे कार्य प्रिय आहे मनुष्या पुढे श्रेय आणि प्रिय असे दोन मार्ग प्रकटतात ज्ञात मनुष्य दोघांची तुलना करून प्रेयाची प्रिया होऊन श्रेयाची निवड करतो पण योगक्षेमाला प्रेय असे म्हणतात कठोपनिषद एक दोन दोन दोन मार्ग आहेत शांतीपर्व दोनशे एक्केचाळीस सहा असे महर्षी व्यासांनी देखील महाभारतात म्हटले आहे त्याप्रमाणे हे दोन्ही मार्गे आहेत असे म्हटले आहे श्रीमद गीते मध्ये सुद्धा दोन अनिष्ठांचा उल्लेख करण्यात आला आहे लोके असष्ठा गीता तीन तीन याशिवाय श्रुती स्मृती न्याय इत्यादी शास्त्रांच्या योगे सुद्धा हेच सिद्ध होते की विद्येमुळे कार्यासहित विद्येचा नाश शिकला जातो श्रुती अशी अशी आहेत या ठिकाणी ज्ञान करून घेतलं तर ठीक आहे असे ज्ञान करून घेतले नाही तर फार मोठी हानी होते परमपदाच्या प्राप्तीसाठी विद्येशिवाय अन्य कोणताही मार्ग नाही श्वेता श्वेता तर आठ विद्वानाला कधीच भय नसते तरी उपनिषद दोन चार एक परंतु अज्ञाना विषयांच्या बाबतीत मात्र असे म्हटले जाते म्हणून त्याला भय निर्माण होते वावरतात कठोपनिषद एक दोन पाच जो ब्राहतोच होतो मुंडक उपनिषद तीन दोन नऊ हा देव अन्य आहे आणि मी देखील अन्य आहे असे जो समजतो तो आत्मतवाला जाणवत जाणत नाही तो देवतांचा पशु आहे परंतु जो आत्मज्ञानी आहे त्याच्याप्रमाणे तो सर्व काही होतो एक चार दह। अशा हजारो श्रुतीवचने आहेत त्याप्रमाणे स्मृतीवचने देखील आहेत अज्ञानाने ज्ञान झाकलेले आहे त्यामुळे सर्व अज्ञानी जीव मोहित होतात गीता पाच पंधरा या शरीरातच असताना सर्व संसार जिंकलेला आणि जसे मन संभव आहे गीता पाच एकोणीस ईश्वर सर्वत्र समान तत्वाने स्थित आहे असे पाहणारा गीता तेरा सर्पदर्भाचे टोक आणि जलाशयाचे ज्ञान करून घेण्याने मनुष्य त्यांच्यापासून वाचतो पण याचे ज्ञान नसेल तर तो आत पडतो या न्यायाप्रमाणे ज्ञानाचे विशेष जाणून घेई शांतीपर्व दोनशे एक सोळा त्या त्याप्रमाणे उपलब्ध प्रमाणामुळे असे लक्षात येते की देह म्हणजेच आत्मा असे मानणारा अज्ञानी मनुष्य रागद्वेषा दोषांनी प्रेरित होऊन धर्म आणि अधर्म कर्मांचा आचार करताना जे जन्मतो आणि मृत्यू व्हावतो परंतु देह आणि आत्मा भिन्न आहेत याची प्रती आलेला पुरुष मात्र रागद्वेषाली दोषांपासून मुक्त होतो अविधी जाणीव पूर्वक मुक्त होतो कोणत्याही शास्त्राच्या आधारे याचा विचार केला तरी या गोष्टीला विरोध असल्याचे जाणवत नाही म्हणून असे सिद्ध होते की प्रत्यक्षात या क्षेत्रावर म्हणजेच ईश्वरावर अज्ञानाने विविध उपाधींचा आरोप करीत विविध भेदांनी संसाराची प्राप्ती होते जीवाला देह हाच आत्मा अशी बुद्धी प्राप्त होते कारण सर्व जीवांचा देहादी अनात्मपदार्थामध्ये दे आत्मभाव असतो आणि तो निश्चय अज्ञानजन्य आहे जसे एखाद्या खांबामध्ये मनुष्य आहे अशी बुद्धी होते परंतु एवढ्याने मनुष्यामध्ये खांबाचे अगर खांबाचे मनुष्यामध्ये धर्म संभवत नाही त्याप्रमाणे चेतनाचे गुण देहामध्ये आणि अचेतन देहाचे गुण चेतनामध्ये येत नाहीत म्हातारपण आणि मरण याप्रमाणे अज्ञानाचे कार्य असते त्यामुळे सुख दुःख अज्ञान वगैरे प्रमाणे आत्म्याचे गुण दिसत नाहीत पूर्वपक्ष विषम अवस्था असल्याने हा दृष्टांत उचित वाटत नाही अर्थात खांब आणि पुरुष दोघांचेही ज्ञान आहे परंतु केवळ अज्ञानामुळे निर्माण झालेल्या अज्ञानाच्या सहाय्याने एकावर एकाचा अध्यास भ्रम निर्माण करण्यात आला आहे परंतु देह आणि आत्मा यामध्ये सुद्धा ज्ञेय आणि ज्ञाता यांचा एकमेकावर अध्यास आरोप करण्यात येतो म्हणून हा दृष्टांत योग्य नाही यावरून हे सिद्ध होते की देहाचे जाणण्या असणारे सुख धर्म सुद्धा ज्ञाता आणि आत्मा यामध्ये होत असतात उत्तर पक्ष यामध्ये आत्मा जड आहे असे मानण्याचा प्रश्न प्रसंग येतो अर्थात असे समजण्यामुळे योग्य नाही कारण ज्ञेयूप शरीराधी क्षेत्राचे सुख दुःख मोह इच्छा इत्यादी गुण ज्ञाताचे सुद्धा असतात म्हणून असे सांगणे आवश्यक आहे की ज्ञेय रूप क्षेत्राचे अज्ञानामुळे आरोपित केलेले काही धर्म आत्म्यामध्येही आहेत जन्ममोरणादि गुण त्यामध्ये नाहीत असे हे विशेष आहे याचे कारण तरी काय परंतु असे अनुमान मात्र केले जाते की पूर्व कथिता प्रमाणे अज्ञानाच्या योगे आरोपित अगर त्याजे त्या ग्राह्य असण्याचे कारण सुख दुःखादि आत्म्याचे धर्म नाही या योगे असे सिद्ध झाले की कर्तृत्व आणि वक्तृत्व रूप संसार जाणण्यास योग्य असणाऱ्या वस्तूच्या बाबतीत आहे तसा अज्ञानाने ज्ञात्यामध्येही आहे असा आरोप केला जातो अर्थात त्यामुळे ज्ञात्यामध्ये कोणताही फरक पडत नाही एखाद्या मूर्खाने आकाशावर तो याचा आरोप केला तर त्या आकाशावर त्याचा काहीही परिणाम होत नाही म्हणून या शरीरात राहत असतानाही भगवान क्षेत्रज्ञ संसारी आहेत अशी गंधवार्थ सुद्धा शंका म्हणून येता कामा नये कारण संसारामध्ये कोणत्याही वेळी अज्ञानाने आरोप केला गेला आहे अशा धर्माचा कोणत्याही प्रकारे उपकार अगर अपकार दृष्टोत्पत्तीच येत नाही तुम्ही जे म्हणालात की खांबा मध्ये होणारा मनुष्याचा भास हा दृष्टांत उचित नाही पूर्वपक्ष ते कसे उत्तर पक्ष अविद्य मधुर अध्यासभ्रम निर्माण होणे हा दृष्टांत आणि दृष्टांताची समानता विवक्षित आहे त्यामध्ये कोणताही दोष उत्पन्न होत नाही परंतु तुम्ही जे मानता की ज्ञातामध्ये दृष्टांत आणि दाष्टांताचा विषमतेचा दोष निर्माण होतो याला त्यालाही अपवाद आहे आणि तो जरा मृत्यू आदी दृष्टांता स्पष्ट केला आहे की अविद्येमुळे कारण अविद्या तामस गुणप्रधान आहे कदाचित विपरीत आशय ग्रहण केला गेला तर त्यातून संशय निर्माण होईल आणि काहीच मानले नाही तर अविद्या हे आवरण आहे हे स्पष्ट होईल विवेक रूप प्रकाशाने विद्या नाहीशी होते त्याप्रमाणे आवर्णरूप तमोमय अंधारा दोषामुळे शिल्लक राहतात असे असले तरी अग्रहण वगैरे तीन प्रकारच्या अविद्येचे अस्तित्व या ठिकाणी प्रत्ययाला येते पूर्वपक्ष असे असेल तर अविद्यता हा उत्तर हे म्हणणे बरोबर नाही कारण अंधकार रोग इत्यादी दोष केवळ डोळ्यांनी पाहता येतात ज्ञात आज नाही तुम्ही जे असे मानता की अज्ञान हा ज्ञानाचा धर्म आहे आणि अविद्या रूप धर्माने संसारित्व होय म्हणून तुमचे हे म्हणणे बरोबर नाही की ईश्वर हा क्षेत्रज्ञ असून तो संसारी नाही तुमचे हे मत उचित नाही नेत्र हे इंद्रिय आहे त्यामध्ये विपरीत पाहण्याचा दोष असतो असे असूनही विपरिताचा स्वीकार आणि कारण रूप तिमिराजी द्वेष हे ज्ञात्याचे नाहीत देहाचे धर्म हे आत्म्याचे धर्म होऊ शकत नाहीत डोळ्यांवर काही संसार करून अंधकाराचा प्रतिकार केल्याने त्या पुरुषामध्ये ते दोष दिसून येत नाहीत म्हणून ग्रहित पुरुषाचे हे धर्म नाहीत त्याचप्रमाणे विपरीत ग्रहण करणे आणि संशयाला थरात देणे त्याचप्रमाणे अंधकारादे दोष सुद्धा कोणत्या ना निर्माण होऊ शकतात हे दोष नाही स्वतःशिवाय अन्य कोणत्याही माध्यमाने ते जाणीवेत येत नाहीत सर्व आत्मावादी लोक असे म्हणतात की उष्णता आणि अग्नियांचा वियोग कधीच होत नाही त्याप्रमाणे धर्म आणि आत्मा असा संबंध असतो क्षेत्रज्ञ आणि यांचा जर नित्य संबंध असता तर आत्म्याच्या मुक्तावस्थेत आत्मा आणि अविद्या यांचा योग होतो आत्मा अविद्या शून्य असतो याशिवाय आकाशाप्रमाणे सर्व व्यापक आकार निर्विकार असलेला आत्मा कोणाच्याही सोबत अगरवियोगी असणे संभवत नाही क्षेत्रज्ञाची नित्यता हीच ईश्वराची नित्यता आहे असे सिद्ध होते अनादी असल्यामुळे गुणरहित आहे गीता तेरा एकतीस त्यामुळे इत्यादी भगवंताची वचने सुद्धा क्षेत्रज्ञांचे ईश्वरत्व सिद्ध करतात पूर्वपक्ष असे मानले तर संसार असंसारित्व यांचा अभाव निर्माण होईल आणि त्यामुळे शास्त्र व्यर्थ आहे असा दोष उपस्थित होईल उत्तर पक्ष नाही कारण हा दोष सर्वांनी स्वीकारलेला आहे सर्व आत्मवादी हा दोष स्वीकारला असल्याने कोणा एकाचा परिहार करणे आवश्यक आहे पूर्वपक्ष ही बाब सर्वांनी कशी स्वीकारली उत्तर सर्व आत्मवादी मुक्त असलेल्या आत्म्यामध्ये संसार आणि त्यांचा कर्ता यांचा व्यवहार यांना अभाव म्हटले आहे परंतु त्यांच्या मताप्रमाणे शास्त्राची अनर्थता वगैरे दोषांची प्राप्ती मानली जात नाही त्यामुळे सर्व क्षेत्रज्ञ आणि ईश्वर हे तत्वता आणि स्वरूपत एकच आहेत असे जाणल्याने जर शास्त्राची व्यर्थता होते तर द्वैतवादी यांच्या मते बद्ध अवस्था मध्ये सुद्धा शास्त्राची सार्थकता असते मुक्त अवस्थेमध्ये नाही अज्ञान अवस्थेमध्येही सार्थकता आहे मते आत्म्याची बद्धावस्था आणि मुक्तावस्था वस्तुता खरी आहे म्हणूनही तत्व त्याग करण्या योग्य किंवा स्वीकारणे योग्यही आहे त्याबद्दल असलेली सर्व साधने देखील सत्य आहेत कारणशास्त्राची सार्थक सिद्ध होते परंतु अद्वैतवादी यांच्या सिद्धांतांप्रमाणे द्वैतत्व अविद्येतून निर्माण होणारे असलेले मिथ्या आहे कारण आत्म्याला बद्धावस्था वस्तुतमुळेच नाही म्हणून हा शास्त्राचा विषय होऊ शकत नाही म्हणून शास्त्राचे व्यर्थतेचा दोष प्राप्त होतो उत्तर पक्ष असे म्हणणे योग्य नव्हे कारण आत्म्याच्या अवस्थेमध्ये भेद आहेत सिद्ध होत नाही कदाचित असे मानले की आत्म्याच्या या बद्ध आणि मुक्त या दोन अवस्था एकदम येतात की एका पाठोपाठ येतात स्थिती आणि गती यांचा परस्परच विरोध आहे त्यामुळे या अवस्था एकदम अगर अगरक्रमाने होत नाहीत समजा या अवस्था क्रमाने होतात असे मानले तर कोणत्याही कारणाशिवाय बद्धावस्था प्राप्त होते असे मानल्याने तर त्यातून कधीच मुक्तता प्राप्त होणार नाही अशीच अशीच स्थिती होईल किंवा कोणत्या तरी निमित्ताने अशी बद्धता प्राप्त होते असे मानले तर तो उत्पन्न न झाल्याने हे व्यर्थ होते अशामुळे स्वीकार केलेला सिद्धांत निष्फळ निष्क्रिय होतो याशिवाय बद्धावस्था अगर मुक्तावस्था याचे आगेमागे विवेचन केल्यानंतर बद्धावस्था असे मानले गेले किंवा मा आत्म्याला आधी आणि अंतर्हित असे समजावे लागेल हे मानणे प्रमाणविरुद्ध आहे म्हणून मुक्तावस्था सुद्धा अधियुक्त आणि अंतरहित प्रमाणविरुद्ध मानावे लागेल आत्म्याची अवस्था आणि तो एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत पदार्पण करणारा आहे असे मानण्याने आत्म्याचे नेते असंभव आहे आत्म्याच्या दोषाचा परिहार करण्यासाठी बद्धावस्था अगरमुक्तावस्था यांची कल्पना सुद्धा केली जात नाही म्हणून जे द्वैतीय आहेत त्यांच्या मताप्रमाणे सुद्धा शास्त्र व्यथ आहे वगैरे दोष त्याला लागत नाहीत बाधाकारक ठरत नाहीत याप्रमाणे दोन्ही बाबतीत समानता असल्याने या दोषाचे निवारण केवळ अद्वैतवादी यांच्या मतानुसार <coughs> आमच्या मताप्रमाणे शास्त्र हे अज्ञानी लोकांचा प्रसिद्ध विषय आहे शास्त्रानी लोकांना प्राप्त होणारे फळ आणि त्याचा हेतू म्हणजे अनात्मधाचे दर्शन होय हे ज्ञानी लोकांचे मत नाही कारण विद्वान लोकांच्या दृष्टीने फळ आणि हेतू यांच्यापासून आत्मा असल्याचा त्यांचा अनुभव आहे यासाठी अनात्मपदार्थामध्ये हा मी आहे असा आत्मभाव प्रस्थापित होत नाही फळ आणि हेतू यांच्यापासून आत्मनिराळा आहे असे समजणाऱ्या ज्ञानी लोकांसाठी विधी निषेध युक्त शास्त्र नाही ज्याप्रमाणे हे देवदत्ता तू अमुक एक कार्य कर असे म्हणून एखादे कर्म करण्यास नियुक्त केल्यावर या ठिकाणी समोर असलेला विष्णुमित्र या कर्मनियुक्तीबद्दल ऐकून सुद्धा हे त्यांच्या लक्षात येत नाही की माझी नियुक्ती करण्यात आलेली आहे या नियुक्ती बद्दल विचारपूर्वक स्पष्ट स्वीकृती न होण्या असे समजणे ठीक आहे याप्रमाणे फळ आणि हेतू यामध्येही अनात्मवादी लोकांची आत्मबुद्धी प्रवृत्त प्रकट होते पूर्वपक्ष फळ आणि हेतू यापेक्षा आत्मानिराळा आहे असे ज्ञान प्राप्त झाल्यावर सुद्धा स्वाभाविक संबंधाचा विचार करता शास्त्राबद्दल इतके ज्ञान प्राप्त होणे उचितच आहे की शास्त्राप्रमाणे अनुकूल असणारे फळ आणि हेतू यांसाठी मी प्रवृत्त झालो किंवा प्रतिकूल फळ अगर हेतू यापासून बाजूला झालो आहे पिता आणि पुत्र हे स्वतःला एक दुसऱ्यापेक्षा एकमेकाला अलग समजतात परंतु एकाने दुसऱ्यासाठी केलेले अनुकूल कार्य आणि निषेध आपल्यासाठीच आहेत असे दोघेही समजतात उत्तर पक्ष असे म्हणण्यामुळेच बरोबर नाही कारण आत्म्याचे स्वतंत्रपणे ज्ञान प्राप्त होण्यापूर्वीच फळ आणि हेतु आत्माभिमानी होतात असे सिद्ध होते नियोग प्रतिषेध याचा अभिप्राय उत्तम प्रकारे जाणून घेऊन मनुष्य फल आणि हेतु हे, हे आत्म्यापेक्षा निराळे आहेत असे जाणून घेतो त्याच्या अगोदर मात्र नाही या योगी असे सिद्ध होते की विधी निषेध रूप असलेले शास्त्र केवळ अज्ञानी लोकांसाठीच आहे पूर्वपक्ष स्वर्गाची इच्छा करणाऱ्या तंबाखू सेवन करू नये असे निषेध दर्शक शास्त्रवचनाच्या योगी आत्मनिराळा आहे असे मानणाऱ्या आणि केवळ देहात्मवादी वृत्तीचे का तेपण नसल्याने शास्त्र व्यर्थ आहे असा प्रसंग येईल उत्तर पक्ष असे म्हणणे उचित वाटत नाही कारण प्रवृत्ती अगर निवृत्ती या अवस्था प्रसिद्ध आहेत ईश्वरा आणि जीवात्मा एकच आहे असे मानणारा गुंतून राहत नाही त्याप्रमाणे आत्मसत्ता परलोक आहे असे मानित नाही आणि त्यानुसार आचारही करीत नाही हे ठीक आहे परंतु लोकप्रसिद्ध व्यवहार करताना मीच सर्व काही आहे असे समजतो याप्रमाणे विधी निषेध बोधकशास्त्राची दुसरी अवस्था नसल्याने ज्याने आत्म्याच्या अस्तित्वाचे अनुमान केले आहे ज्याला आत्मतवाचे खरे ज्ञान प्राप्त झालेले नाही त्यामुळे ज्याशी कर्मामध्ये प्रवृत्ती आहे कर्म करण्याची इच्छा आहे असा मनुष्य केवळ श्रद्धा असल्याने शास्त्रानुसार कर्म करण्यास प्रवृत्त होतो त्यामुळे शास्त्र व्यर्थ आहे असे समजणे योग्य नाही पूर्व पक्ष विवेकशील पुरुषांची प्रवृत्ती न पाहता त्यांचे अनुकरण करणाऱ्या पुरुषांची प्रवृत्ती होणार नाही त्यामुळे ना कारण कोणत्या तरी एखाद्यालाच विवेक प्राप्त होतो अर्थात अनेक प्राणीमात्रांमध्ये एकच विवेकी असतो आजकाल हेच प्रत्ययाला येते याशिवाय लोक विवेकी लोकांचे अनुकरण देखील करतात इचकेत नव्हे अभिचार प्रवृत्तीच्या अगर रागतो होऊन लोक कर्म करतात त्या कर्मासाठी ते प्रवृत्त होतात ही प्रवृत्ती अगदी स्वाभाविक आहे कारण गीतेमध्ये स्वभावते गीता पाच चवदा त्याप्रमाणे स्वभाव ज्या प्रमा प्रम... त्याप्रमाणे आचरण असे म्हटले आहे यावरून असे सिद्ध होते कि संसार केवळ अज्ञानातून प्रकट होतो आणि तो, तो अज्ञानी लोकांचाच विषय आहे खरा विचार केला तर शुद्ध क्षेत्रामध्ये अज्ञाने आणि त्यातून निर्माण होणारी कर्मे या दोघांनाही थार नाही मिथ्या ज्ञान वस्तूला कलंकित करण्यास समर्थ होत नाही कारण ज्याप्रमाणे वालुकामय प्रदेशामध्ये मृगजळाचे पाणी आपल्या ओलेपणाने चिखल निर्माण करू शकत नाही त्याप्रमाणे अज्ञान या क्षेत्राच्या बाबतीत काहीही करू शकत नाही म्हणून गीतेत असे स्पष्ट करण्यात आले आहे की क्षेत्रज्ञ मीच आहे असे जाण गीता तेरा दोन अज्ञानाने ज्ञान झाकले गेले आहे ही वस्तू माझी आहे असे वाटते याचे कारण काय असावे उत्तर पक्ष ऐका हे पांडित्य इतकेच आहे की देहामध्ये आत्मा आहे परंतु जर क्षेत्र हे निर्विकारी आहे असे जर सम्... मनुष्य समजू लागला मला अमुक प्रकारे भोग मिळावेत किंवा मी अमुक प्रकारे कर्म करू अशी आकांक्षा करू शकत नाही कारण भोग आणि कर्मच आहेत अपेक्षा करणारा मनुष्य कर्म करण्यास प्रवृत्त होतो परंतु अविकारी आत्म्याचा अनुभव घेणाऱ्या ज्ञानी लोकांमध्ये अलच्छेचा अभाव असतो त्यामुळे त्याला प्रवृत्ती होणे शक्य नाही कार्य आणि कर्ण यांच्या एकत्रीकरणाने व्यवहार निवृत्त झाल्यावर ज्ञाने पुरुष प्रमाणे आचार करतो काहींच्या मते असेही ज्ञान झाल्याचे दिसते की क्षेत्रज्ञ म्हणजे ईश्वर आहे आणि या क्षेत्राचे ज्ञान आणि क्षेत्र हे विषय निराळे या दोघांपेक्षा मी संसारी आहे आणि दुःख देखील आहे मला क्षेत्रज्ञ आणि क्षेत्रज्ञ यांचे ज्ञान आणि ध्यानादी साधनाने ईश्वरूप असलेल्या क्षेत्राचा अनुभव घेऊन त्यामध्येच स्थिर होणे यासाठी असलेल्या आचाराने संसाराची निवृत्त करणे आवश्यक आहे असे जो समजतो अगर दुसऱ्याला याप्रमाणे समजावेतो की जीव नाही त्याप्रमाणे जो असे समजतो की संसार मोक्ष आणि शास्त्राची आवश्यकता मी सिद्ध करू शकतो तो पंडितांमध्ये खालच्या पातळीचा होय तो आत्महत्या शास्त्राचा संप्रदाय आणि परंपरा रहित कार्य करणारा श्रुतीविहित अर्थाचा त्याग आणि वेदविरुद्ध अर्थाची कल्पना करून स्वतः समूहामध्ये अडकतो आणि दुसऱ्यासही अडकवतो म्हणून शास्त्राची परंपरा जाणत नाही तो सर्व शास्त्रांचा ज्ञाता असे ना तो मूर्खाप्रमाणे उपक्षणीय असे सांगण्यात आले होते की ईश्वर आणि क्षेत्रज्ञ एकच आहेत असे मानण्याने ईश्वराला संसारीपणे येते आणि क्षेत्रज्ञ आणि ईश्वर एक मानण्याने कोणी संसारी राहणारच नाही असे म्हटले तर संसाराचा अभाव निर्माण होण्याचा प्रसंग येईल म्हणून ज्ञानाची आणि अज्ञानाची विलक्षणता यांचे प्रतिपादन करून या दोन्ही दोषांचा परिहार करण्यात आला आहे पूर्वपक्ष उत्तर पक्ष अज्ञानाने कल्पलेले जे दोष आहेत त्या दोषांच्या सहाय्याने परमार्थिक सत्यवस्तू कधीही दूषित होत नाही या योग्य पहिल्या शंकेचे निराकरण करण्यात आले त्याचप्रमाणे मृगजळाच्या पाण्यामध्ये मरुभूमीत झिखल निर्माण होत नाही असा दृष्टांतही देण्यात आला त्याप्रमाणे संसारीचा अभाव निर्माण होण्याने संसाराच्या अभावाचा प्रसंग हा दोष दर्शवला गेला आहे त्यामध्ये सुद्धा संसार आणि संसारित्व ही अविद्येतून निर्माण झालेली कल्पना आहे असे ग्राह्य धरून हे निराकरण करण्यात करने आले पूर्वपक्ष क्षेत्रज्ञ अविद्यायुक्त अविद्येतून निर्माण झालेला म्हणजे संसारीपणाचा दोष आहे कारण योगाने निर्माण होणारे दुःख वगैरे दोष प्रत्यक्ष दिसतात उत्तर पक्ष हे म्हणणे बरोबर नाही कारण जे जाणण्या योग्य आहे किंवा जाणले जाते तो क्षेत्राचा गुण आहे म्हणून त्यातून निर्माण झालेले दोष क्षेत्रज्ञाला चिकटविणे बरोबर ठरणार नाही वास्तविक क्षेत्रज्ञाला जे दोष लागत नाहीत त्या दोषांचा आरोप जर क्षेत्रज्ञावर केला तर सर्व असल्याने ते क्षेत्राचे धर्म आहेत क्षेत्रज्ञाचे नाहीत या दोषांच्या योगी क्षेत्रज्ञाला कोणताही दोष लागत नाही कारण ज्ञेय आणि ज्ञाता यांचा संसर्ग होऊ शकत नाही त्यांचा संसर्ग होतो असे क्षणाप्रमाणले तर ज्ञेयत्व सुद्धा सिद्ध होऊ शकणार नाही अभिप्राय असा की अज्ञानी असणे आणि दुःखी होणे हे जर आत्म्याचे धर्म असतील ते प्रत्यक्षात कसे दिसतील जी ज्ञेय आहे ते सर्व क्षेत्र असून क्षेत्रज्ञाला ज्ञाता आहे असा सिद्धांत प्रस्थापित केल्यावर पुन्हा अज्ञानी होणे अगर दुःखी होणे वगैरे दोषांना क्षेत्रज्ञाचे धर्म आहेत असे म्हणणे ते धर्मा सहज शक्य आहेत असे मानणे म्हणजे केवळ अज्ञानाचा आश्रय करून बोलण्यासारखे आहे पक्ष, असे म्हटले आहे की ही अविद्या कोणाजवळ आहे उत्तर पक्ष ज्याच्यामध्ये अज्ञान दिसेल त्याच्याजवळ पूर्वपक्ष असे हे अज्ञान कोणामध्ये दिसून येते उत्तर पक्ष अविद्या कोणामध्ये दिसते हा प्रश्नच निरथक आहे पूर्वपक्ष कसे काय उत्तर पक्ष जर अविद्या दिसत असेल तर ती ज्याच्या असेल तो देखील ज्याच्या जवळ आहे असा प्रश्न आहे कारण गायी पाहिल्यावर ह्या गायी कोणाच्या आहेत असे विचारणे निरर्थक आहे असे नाही वाटत पूर्वपक्ष तुमचा हा गायीचा दृष्टांत गैरलागू आहे गाज आणि तिचा स्वामी हे प्रत्यक्ष आहेत आणि यांचा संबंध देखील स्पष्ट आहे म्हणून या संबंधात विचारलेला प्रश्न अगदी आहे याप्रमाणे ज्ञानी आणि अज्ञान हे प्रत्यक्ष दिसत नाही यामुळे हा प्रश्न अगदी निरर्थक आहे उत्तर पक्ष अप्रत्यक्षपणे अज्ञानी आणि अज्ञान अध्न्यान यांचा संबंध जाणल्याने काय लाभ मिळेल पूर्वपक्ष अभिद्या अनर्थकारी असल्याने तिचा त्याग शक्य आहे उत्तर ज्यामध्ये अविद्या अज्ञान आहे तोच त्या अविद्येचा त्याग करील पूर्वपक्ष पण तू तर अविद्येने युक्त असलेल्या तुला तू स्वतःच जाणतोस उत्तर जाणतो हे खरे पण प्रत्यक्ष प्रणय नाही पूर्वपक्ष केवळ अनुमानाने जाणत असशील तर तुला ज्ञाना आणि अविद्या यांचा संबंधाचे ज्ञान कसे प्राप्त झाले कारण त्यावेळी तुला ज्ञात्याचे ज्ञेय रूप अज्ञानाच्या ग्रहण गर करणे अशक्य होते कारण असे की ज्ञाचा विषय समजून अविद्येचा उपयोग करण्यात आला त्याचप्रमाणे ज्ञाता आणि अविद्या यांचा संबंध ग्रहण करणारा जो आहे तो अविद्या आणि ज्ञाता यांच्या संबंधाचा विषय होणारा असे दुसरे ज्ञान ही दोन्ही असंभवनीय नाहीत कारण असे झाले की अनवस्था दोष प्राप्त होईल अर्थात जर ज्ञाता ज्ञेय या ज्ञान यांचा संबंध ही ज्ञात होतो जानला जातो असे मानले गेले तर त्याचा ज्ञाता देखील अन्य कोणी असला पाहिजे असे मानणे आवश्यक आहे याचाही दुसरा आणि त्याचाही दुसरा असला पाहिजे असे मानावे लागेल असे झालं तर ही अवस्था अनवस्था म्हणून अनिवार्य होईल परंतु ज्ञेय विद्या असू दे काही असू दे द्नेया हे ज्ञेयच राहते ते ज्ञाता होत नाही त्याचप्रमाणे ज्ञात अज्ञातच राहतो तो ज्ञेय होऊ शकत नाही कारण असे आहे की अज्ञान आणि दुःख आदी दोषांनी ज्ञाता क्षेत्रज्ञ पूर्वपक्ष तो दोष युद्धक्षेत्राचा ज्ञात आहे हा त्याचा दोष आहे उत्तर पक्ष तसे नाही कारण आत्मा विज्ञान स्वरूप आणि अभिकारी आहे तो ज्ञानरूप आहे अग्निस्वभावत उष्ण आहे म्हणजे तो स्वतः तप्ततेचा आकार आहे या प्रकरणामध्ये भगवंतांनी असे दाखवून दिले आहे की आत्म्यामध्ये स्वभावत मूलत क्रिया आणि कारक आणि सफलता यांचा पूर्णपणे अभाव आहे केवळ अज्ञानाने त्याच्यावर आरोप केले जातात की आत्मा हा क्रिया कारक वगैरे गोष्टींना करणारा आहे हा मारणारा आहे असे जल ज्ञान झाले भगवद्गीता दोन एकोणीस सर्व प्रकारचे कर्मे प्रकृतीच्या गुणात निरूप केली जातात गीता तीन तो कोणाचेही पापकर्म ग्रहण करीत नाही गीता पाच पंधराच्या आधारे असे दर्शवलेले आहे आणि शिवाय आमचेही म्हणणे असेच आहे की याची स्पष्टता आम्ही पुढे करीत आहोत पूर्वपक्ष तर मग आत्म्यांच्या स्वभावाप्रमाणे क्रियाकारक आणि फलता यांचा अभाव सिद्ध होतो त्याप्रमाणे अविद्येमुळे त्याच्यावर केलेले जे आरोप आहेत या योगे अश्चित अज्ञा मन कर्तव्य है ज्ञाने मनसाला नहीं गोष्टी आम देह धारण कर शक्य नहीं गीता अठरा अक्रा श्लोका वाषे मिशाने गीता शास्त्रा उपसंहार स्पष्टता के लिए जाए प्रमाण ज्ञानावरील सर्वश्रेष्ठ निष्ठेबद्दल हे कमत्याने श्लोकाच्या अर्थामध्ये याची विशेषता दाखवली जाईल याबाबत या विषयाचा या विषयाची यथेत समाप्ती करण्यात येत आहे इदम शरीरम गीता तेरा एक इत्यादी श्लोकांच्या द्वारे उपदेश करण्यात आलेले या क्षेत्राध्यायाचा अर्थसंक्षेपाने तत्क्षेत्रम्च गीता तेरा तीन इत्यादी श्लोक स्पष्ट करण्यात येत आहे, कारण ज्यांचे अर्थ विवरण विस्तारपूर्वक करणे आवश्यक आहे त्याचा सारांश प्रथम देणे आवश्यक आहे श्लोक तिसरा ते क्षेत्र जे आणि जसे आहे तसेच ज्या विकाराने युक्त आहे आणि ज्यापासून निर्माण झाले आहे तसेच जो ज्या भाव प्रभावाने युक्त आहे ते सर्व संक्षेपाने माझ्याकडून एक इदम शरीरम म्हणून ज्याचा यापूर्वी उल्लेख करण्यात आला त्याला उद्देशून या ठिकाणी तत असे पद योजना आले आहे हे जे पूर्वी सांगितल्याप्रमाणे क्षेत्र आहे ते जसे आहे म्हणजे आपल्या स्वभावाप्रमाणे ज्या प्रकारचे आहे त्याप्रमाणे ज्या विकारांनी युक्त आहे आणि ज्या कारणांमुळे कार्याची उत्पत्ती होते अशा समुच्चयासाठी च या अव्ययाचा उपयोग करण्यात आला आहे कार्य उत्पन्न होते हा वाक्यशेष आहे त्याबरोबरच ज्याला क्षेत्रज्ञ असे म्हटले आहे तो सुद्धा ज्या ज्या प्रभावाने आणि उपाध्यांनी सामर्थ्यशील आहे त्या क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ दोघांचा उपरक्त विशेषणाने यथार्थ असे त्याचे स्वरूप संक्षेपाने माझ्याकडून ऐकून घेऊन निश्चय कर श्रोत्यांची आवड निर्माण व्हावी म्हणून ज्या क्षेत्राबद्दल आणि क्षेत्रज्ञाबद्दल विवेचन करावयाचे आहे त्याच्या स्वरूपाची प्रशंसा करण्यात येत आहे श्लोकस आणि क्षेत्रज्ञ यांच्या तत्वाचे कथन ऋषींनी विविध प्रकारे केले आहे नाना प्रकारचे वेदमंत्रांनी असे वर्णन केले आहे तसेच चांगल्या प्रकारे निश्चय केलेल्या हेतूपूर्वक ब्रह्मसूत्राच्या विविध पदांनी सांगितलेले आहे भाष्य क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याबद्दल वशिष्ठ आदी ऋषींनी निरनिराळया प्रकारे कथन केले आहे आणि ऋग्वेदा नाना प्रकारच्या श्रुतीच्या द्वारे सुद्धा निरनिराळे विवेचन करण्यात आले आहे त्याप्रमाणे संशय्य आणि निश्चित स्वरूपाचे ज्ञान उत्पन्न करणाऱ्या ब्रह्मसूत्राच्या पदांनी देखील याचे विवरण केले आहे ज्या वाक्याने ब्रम्ह केले जाते त्याला ते ब्रह्मसूत्र असे म्हणतात त्याच्या अभ्यासाने ब्रम्माची प्राप्ती होते ब्रह्म जाणले जाते म्हणून त्याला पद असे म्हणतात त्यामधून देखील क्षेत्र क्षेत्रज्ञ यांच्या तत्वाचे विवरण करण्यात आले आहे कारण सर्व काही आत्माच आहे असे म्हणून त्याची उपासना करावी बृहदार उपनिषद एक चार सात इत्यादी ब्रह्मसूचक पदांनी सुद्धा आत्म्याचे ज्ञान होते असा अभिप्राय या प्रमाणे प्रशंसा केल्यावर समोर असलेल्या अर्जुनाला भगवंत म्हणाले श्लोक पाचवा पंच अहंकार बुद्धी त्रिगुणात्मक प्रकृती दहा इंद्रिये एक मन आणि पाच इंद्रियांचे स्पष्टपणे गोचर होणारे पाच विषय भाष्य महाभूते म्हणजे सूक्ष्मभूते सर्व प्रकारच्या विकारामुळे व्यापकता निर्माण होते म्हणून या भूतांना महाभूते असे म्हणतात स्थूलपणे असलेल्या पंचमहाभूतांची माहिती इंद्रिय गुचर आहे म्हणून या ठिकाणी महाभूत या शब्दाने सूक्ष्म पंच देखील समावेश होतो महाभूतांचे कारण उत्पत्ती अहंकारापासून अंकार होते अहंकाराचे कारण निश्चय करणारे बुद्धी होय बुद्धीचे कारण अव्यक्त असलेली प्रकृती होय जी दिसत नाही ती अव्यक्त अव्यक्त नामक म्हणजे अव्याकृत ईश्वराची एक शक्ती होय या शक्तीचे वर्णन करताना माझी माया तरुण जाणे कठीण आहे गीता सात सदा इत्यादी शब्दांनी तिचे वर्णन करण्यात आले आहे या ठिकाणी एव असा शब्द आला आहे तो प्रकृतीचे विशेषत्व दर्शवण्याकरता आहे तर चव हे पद सर्व भेदांचा समुच्चय करण्यासाठी आहे अभिप्राय असा आहे की आठ प्रकार आठ प्रकारांनी खेदयुक्त असलेली ही प्रकृती अपरा म्हणून संबोधली जाते पंचमहाभूत अहंकार बुद्धी अव्यक्त या समुदाय म्हणजे अपरा प्रकृती त्याचप्रमाणे अर्थात कानादी करून ज्ञान प्राप्त करणारी पाच ज्ञानेंद्रिये आणि वाणी वगैरे कर्मसंपन्न करणारी पंचकर्मेंद्रिये आणि याशिवाय संकल्प विकल्प संकल्प विकल्पनात्मक अकरावे म्हण प्रमाणे, शब्द स्पर्श रूप रस गंध असे इंद्रियांचे पाच विषय या सर्वांना संख्यांच्या मताप्रमाणे चोवीस तत्वे म्हणतात इच्छा वगैरे वगैरेना वैशेषिक मताचे लोक आत्म्याचे धर्म आहेत असे मानतात परंतु ते क्षेत्राचे धर्म आहेत आत्म्याचे नाही याबद्दल सहावा इच्छा द्वेष सुखदुःख स्थूल देह चेतना धैर्य यांचं असणारे विकारासह सहित असलेले क्षेत्र संक्षेपाने सांगितले भाष्य सुख देणाऱ्या विषयाचा प्रथम उपभोग घेतल्यानंतर त्याच विषयाचा त्याच पदार्थाच्या मार्फत पुन्हा सुखाची इच्छा करतो या स्थितीला इच्छा असे नाव आहे इच्छा हा अंतःकरणाचा धर्म आहे आणि जाणण्या योग्य असल्याने क्षेत्र आहे त्याचप्रमाणे ज्या पदार्थाच्यामुळे दुःखाचा अनुभव प्राप्त झाला त्याच जातीच्या जा पदार्थामधून तोच अनुभव प्राप्त झाला असे जे वाटते त्याला द्वेष म्हणतात तो द्वेष ज्ञेय क्षेत्र आहे याप्रमाणे अनुकूलता आणि सुख प्रसन्न रूपिक आहे त्याचप्रमाणे दुःख आहे ते देखील ज्ञेय क्षेत्र आहे क्षेत्र देह इंद्रियांचा समूह याला या ठिकाणी संघात असे म्हटले आहे यामध्ये अंतःकरणातून जीवृत्ती निर्माण होते ती अग्नीमुळे प्रज्वलित होणाऱ्या लोहाच्या गुळाप्रमाणे असते त्याप्रमाणे आत्म्याच्या चैतन्याप्रमाणे आभास रूपाने व्यापून राहिलेली आहे ती चेतना सुद्धा असल्याने क्षेत्र आहे विकलांग झालेले शरीर आणि इंद्रिय यामुळे धारण केली जातात त्या अवस्थेला धृती असे म्हणतात ही धृती देखील अज्ञेय असल्याने आहे अंतःकरणाच्या सर्व धर्मांची लक्षणे सांगताना इच्छादी धर्मांचा स्वीकार करण्यात आला आहे जे काही सांगण्यात आले आहे त्याचा उपसंहार असा आहे महत्त्वादी विकारांसहित असे क्षेत्रांचे हे स्वरूप संक्षेपाने स्पष्ट करण्यात आले आहे अर्थात ज्या क्षेत्राच्या विविध भेदांचा समूह म्हणजे हे शरीर आहे असे सांगण्यात आले आहे त्यामुळे महाभूतांपासून धृतीपर्यंत असलेल्या भेदांचे ते सर्व भिन्न असल्याने क्षेत्राची एकत्रित अशी व्याख्या करण्यात आली आहे या यापुढे ज्याचे वर्णन करण्यात येणार आहे तो क्षेत्रज्ञ आहे या क्षेत्रज्ञाचे त्याच्या प्रभावा सहित ज्ञान करून देण्याने माणसाला अमृतत्व प्राप्त होते त्याचे वर्णन करण्यासाठी भगवान जाणण्यास जे योग्य आहे ते मी सांगेन गीता तेरा बारा इत्यादी वचनांनी विशेषत्वाने सांगतील क्षेत्रज्ञाला <laughs> जाणून घेण्यासाठी जो उपयुक्त आहे ते अमान अमानत्वादी साधन समुदाय आहे ज्याच्या योगाने जे ज्ञेय आहे ते समजून घेण्यासाठी योग्य अधिकारी तयार होतो ज्याच्या परिणाता अवस्थेमुळे संन्याशाला साधन असल्याने ज्ञान म्हटले जाते अशा अमानितवादी गुण समुदायाचे विवेचन भगवान करीत आहेत श्लोक सात्वा श्रेष्ठतेचा सा अभिमान नसणे दंभाचरणाचा अभाव कोण उन, कोणासही कोणत्याही प्रकारे त्रास न देणे अपराधीपणाबद्दल कोणावरही न रागवणे मनाची सरळता गुरुसेवा शुद्धता अंतःकरण स्थिरता आणि इंद्रियांवर यंत्रणा ठेवणे भाष्य <स्यों> अमानित्व मानिपुरुषाचा अभाव आपण मोठे आहोत असे प्रकट करणे म्हणजे मानित्व या मानित्वाचा अभाव म्हणजे अमानित्व अदंभित्व आपल्या धर्माचे प्रगतीकरण म्हणजे दंभित्व त्याचा अभाव म्हणजे अदंभित्व अहिंसा ठार मारणे म्हणजे हिंसा ती न करणे ही अहिंसा अर्थात कोणत्याही प्राणी मात्राला त्रास न देणे शांती दुसऱ्याने आपल्या बाबतीत केलेल्या अपराधाने सुद्धा विकार याला शांती म्हणतात अर्जभव सरळ म्हणजे कुटीरता नसणे आचार्योपासनम मोक्ष साधनेचा सा उपदेश करणाऱ्या गुरुची शुश्रुचा वगैरे करून सेवा करणे शौचम शरीराचा मळ माती आणि पाणी यांच्या सहाय्याने नाही करणे स्वच्छ करणे आणि अंतःकरणातील रागद्वेषादी मलांचा या गुणांच्या विरुद्ध असणाऱ्या गुणांचा अवलंब करून नाश करणे मोगावर अचल निश्चित निष्ठा ठेवणे आत्मविनिग्रह आत्म्यावर अपकार करणारा आणि आत्माशब्दाने सूचित होणारा कार्य आणि कारण यांचा जो एकत्रितपणा म्हणजे शरीर आहे या शरीराच्या स्वाभाविक प्रवृत्तीला बाजूला सारून सन्मागाला लावणे याला आत्मविनिग्रह असे म्हणतात तसेच श्लोक आठवा इंद्रियांपासून मिळणारा लाभ आसक्तीचा त्याग अहंकाराचा त्याग जन्म मृत्यू वृद्धत्व रोग दुःख आणि दोषांचे पुन्हा पुन्हा प्रकटीकरण भाष्य शब्दा जी विषय इंद्रियांचे आहेत त्या विषयांबद्दल विरागता अर्थात ऐहिक आणि पारलौकिक भोगांच्या आसक्तीचा अभाव आणि अहंकाराचा अभाव त्याचप्रमाणे जन्म मृत्यू म्हातारपण रोग दुःख यामध्ये जन्मापासून दुःखापर्यंत विविध दोष पाहणे या क्रिया आहेत जन्माच्या बाबतीत गर्भामध्ये राहणे योनिद्वाराने बाहेर येणे असा जो जन्मदोष आहे त्यावर विचार करणे त्याचप्रमाणे मृत्यूमधील दोष पाहणे तसेच वृद्धावस्थेमध्ये बुद्धीचे बल आणि तेज यांच्या तिरस्कार रूप दोष पाहणे शरीराची पीडा रोग व्याधीमध्ये दोष पाहणे तसेच आध्यात्मिक अधिदैविक आणि अधिभौतिक निमित्ताने उत्पन्न होणारे तीन प्रकारचे दोष पाहणे किंवा असाही अर्थ केला जातो की दुःख हाच दोष आहे या दुःख रूप दोषाबद्दल प्रथम वर्णन केल्याप्रमाणे जन्मादी अवस्थांमध्ये दुःख पाहणे अर्थात जन्म आहे मरण आहे वृद्धत्व आहे सर्व प्रकारचे रोग दुःखच आहे असे पाहणे हे जन्मादी दुःखाचे कारण असल्याने दुःखच आहे स्वरूपत ते दुःख नाही याप्रमाणे जन्मादी अवस्थांमध्ये असलेल्या दोषांचे वारंवार दर्शन घडल्याने शरीर इंद्रिय आणि विषयांचा उपभोग यामध्ये वैराग्य उत्पन्न होते त्यामुळे मन आणि इंद्रिय यांच्या सहाय्याने साक्षात्कार होण्यासाठी अंतरागशी प्रवृत्ती निर्माण होते या प्रकारे ज्ञानाचे कारण असलेल्या जन्मादी अवस्थांमध्ये असलेल्या दोषांचे वारंवार आलोचना करण्याला श्लोक नववा पुत्र स्त्री घर इत्यादीकांबद्दल आसक्तीचा अभाव त्यांच्याबद्दल आपुलकी न वाटणे प्रिय अगर अप्रिय प्राप्तीमध्ये चित्त नेहमी समान ठेवणे भाष्य विषयांबद्दल प्रेम म्हणजे याला सक्ती म्हणतात या ठिकाणी सक्तीचा अभाव असतो तिला अभाव असे म्हणतात मोहपूर्ण अवस्थेत अन्य भावना रूप असलेली आसक्ती म्हणजे अभिष्वंग याचा ज्या ठिकाणी अभाव असेल त्या स्थितीला अनभविश्वंग असे म्हणतात असा अनभिश्वंग कुठे निर्माण होतो या शंकेचे उत्तर देताना म्हणतात की पुत्र स्त्री घर आणि जे अन्य म्हणजे घरातील सेवक वर्ग यांमध्ये जे प्रेम निर्माण होते त्याला अभिष्वंग म्हणतात या ठिकाणी आधी या पदाने घरदार पुत्र याशिवाय ज्या अनेक सांसारिक वस्तू आहेत त्यांचा निर्देश करण्यात आला आहे असं असति आणि अनभिश्वंग या दोन्ही स्थिती ज्ञानसाधना आहेत म्हणून त्यांना ज्ञान असेही म्हटले जाते नित्य समचित्तता अर्थात चित्ताची निरंतर समान अवस्था होय अशी अवस्था कुठे असते इष्ट किंवा अनिष्ट यांची प्राप्ती अर्थात प्रिय अथवा अप्रियत्वाची पुन्हा पुन्हा प्राप्ती होते अशा वेळेस चित्ताची समानता कायम राहणे याला समचित्तत्व असे म्हणतात अशी स्थिती याला प्राप्त झाली आहे तो प्रिय वस्तूच्या प्राप्तीमुळे आनंदित होत नाही किंवा अप्रिय वस्तूची प्राप्ती झाली म्हणून तो रागवतही नाही अशा प्रकारे चित्ताची जी स्नित्य समान अवस्था है ते सुद्धाच आहे कारण लोकदा हवा व्यभिचार ठिकाणी स्वभाव असणे आणि विषयासक्त लोकसमुदायाच्या बाबतीत प्रेम न ठेवणे भाष्य मी जो ईश्वर त्या माझ्यामध्ये एकत्व रूप समाधी रूपाने अढळ भक्ती भगवान अवासुदेवाशिवाय अन्य कोणी नाही म्हणून आमची परमगती तीच अशा प्रकारे भक्तीला अव्यभिचार भक्ती म्हणतात एकांत आणि पवित्र प्रदेशामध्ये निवास याला विविध देश सेवित्व अशी संज्ञा आहे जो देश mm. मूलत पवित्र आहे किंवा स्वच्छतेचे संसारक संस्कार केल्याने जो शुद्ध झाला तसे आहे तसेच सर्प व्याघ्रशु आणि किंवा देवालय आदी विविध एकांतमय ठिकाणे आहेत या ठिकाणी राहावे असे ज्याला नेहमी वाटते असा ज्याचा स्वभाव आहे त्याला विविध देशसेवी असे म्हटले जाते अशी प्रवृत्ती असणे याला विविध देशसेवित्व असे म्हटले आहे कारण निरजन आणि पवित्र प्रदेशात चित्त स्वच्छ आणि प्रसन्न होते म्हणून अशा प्रदेशामध्ये आत्म्याबद्दलची भावना निर्माण होते म्हणून विविध देश सेवन करण्याच्या स्वभावाचे ज्ञान म्हटले जाते तसेच जनसमुदायाबद्दल अप्रीती या ठिकाणी विनय भावशून्य संस्काराशून्य संसारी पुरुषांच्या समुदायाला जनसमुदाय असे म्हटले आहे विनय संपन्न संस्कारमय अशा मनुष्यांच्या जनसमुदायाला जनसमुदाय असे म्हणत नाहीत कारण या समुदायाचा उपयोग ज्ञानसाधनेमध्ये सहाय्यक ठरतो संसारी लोकांच्या समुदायाप्रमाणे प्रेमाचा अभाव असल्याने आणि ते कारण असल्याने ज्ञानच होय तसेच श्लोक अकरावा <laughs> अध्यात्मज्ञानामध्ये नित्यता तत्वज्ञानाच्या अर्थातून प्रकट होणाऱ्या परमात्म्याचे दर्शन घेणे हे सर्वज्ञान आहे यापेक्षा जे विपरीत आहे ते अज्ञान आहे असे सांगितले जाते भाष्य <स्थ> आत्म्याबद्दलच्या ज्ञानाला अध्यात्मज्ञान असे म्हणतात त्या ज्ञानामध्ये निरंतर घडून जाणे याला अध्यात्म ज्ञान असे म्हणतात तत्वज्ञानाच्या अर्थाबद्दल विचार करणे म्हणजे ज्ञान साधनेसाठी परिपक्व भावनेने उत्पन्न होणारे जे ज्ञान ते तत्वज्ञान आहे याचा अर्थ संसारापासून निवृत्त असलेला मोक्ष होय याचा विचार करणे होय कारण तत्वज्ञानाच्या फळाचा विचार करण्याने त्याच्यासाठीच्या साधनामध्ये प्रवृत्ती होईल अमानितवापासून तत्वज्ञानाचा विचार करणे येथपर्यंत जे विवेचन आहे ते सर्व साधन समुदायाचे साधन आहे म्हणून त्यालाही ज्ञान असेच म्हटले जाते या ज्ञानसाधनांच्या समुदायाशिवाय विपरीत असले असलेले म्हणजे आपण मोठे आहोत दाखवणे दंभ हिंसा क्षमेचा अभाव कुटिलता इत्यादी अब गुणांचा जो समुदाय आहे तो साधकाला संसाराला प्रवृत्त करतो असा हेतू या गुणांच्या मागे असल्याने त्यांचा त्याग करणे आवश्यक आहे म्हणून ते तज्ञान उचित आहे आता जे सांगितले त्यामुळे जाणण्या यो, योग्य असे काय आहे या प्रश्नाच्या उत्तरासाठी नेयम य्लोक कथन केले आहेत क्ष अमानत्वादी गुण यमनी यमनियम आहे तर त्यांच्या योग्य जाणण्यास उचित अशा वस्तूचे ज्ञान होऊ शकणार नाही कारण अमानत्वादी सद्गुण कोणत्याही वस्तूचे ज्ञान करून देणारे असे नाही असे सर्व ठिकाणी दिसते की ज्ञान ज्या विषय करणारे होते त्या वस्तूचे ज्ञान करून देणारे होते अन्य वस्तू ज्ञानाने अन्य वस्तूचे ज्ञान होत नाही घटविषयक ज्ञानाने अग्निचे ज्ञान होणार नाही उत्तर पक्ष हा काही दोष नाही कारण या बाप्तीत प्रथमच असे निवेदन केले आहे आणि ज्ञानाला सहाय्यभूत असल्याने ज्ञान म्हणूनच ओळखले जातात श्लोक बारावा जे जाणण्यास योग्य आहे आणि जे जाणले असतात साधक अमृत अमृतत्वाला प्राप्त होतो ते मी तुला सांगतो त्याला म्हटले जात नाही भाष्य जो ज्ञात करून घेण्यास योग्य आहे असे परमात्मा रूप त्याचे मी यथार्थ निवेदन करतो हे ज्ञेय यो जाण्यास योग्य जे आहे त्यामुळे कोणत्या फळाची प्राप्ती होते या गोष्टीबद्दल श्रोत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण करण्यासाठी आणि त्यांनी त्याकडे लक्ष द्यावे म्हणून सांगतात की जे जाणण्यास योग्य आहे त्याला जाणले असता मनुष्य अमृतत्वाला म्हणजे तो पुन्हा मरत नाही अशी ही ज्ञेय वस्तू अनादि आहे ज्याला प्रारंभ आहे त्याला आदिमत असे म्हणतात असे आदिमत नाही त्याला अनादिमत असे म्हणतात ते आहे या प्रकरणामध्ये म्हणून ज्याचे वर्णन केले आहे ते श्रेष्ठ कार करतात कारण त्यातून त्यांना असे प्रतिपादन करावयाचे आहे की हा बहुव्री समास आहे अर्थामध्ये मतचा अर्थ नाहीसा केला आहे म्हणून तो अनिष्ट आहे ते टीकाकार असा परिच्छेद करून निराळा अर्थ सांगतात की मी वासुदेव कृष्णच ज्याची परमशक्ती आहे ते ज्ञान आहे असा अर्थ जर होणे शक्य असते तर असा पद करून पुनरुक्तीचा कारण या ठिकाणी ब्रह्माचे स्वरूप सांगताना नसना सदुच्चते इत्यादी वचनांच्या योगे सर्व विशेषणांचा निषेध करणेच इष्टते हे जे आहे त्याला विशेष सामर्थ्य आणि विशेषांचा निषेध करणे हे परस्पर विरोधी आहे मत प्रत्यय आणि बहुग्री समास यांचा एकच प्रकारे अर्थ होण्याने या ठिकाणी श्लोकपूर्तीसाठी असा प्रयोग करण्यात आला आहे ज्याचे फळ अमृतत्व आहे अशी जाणण्यास योग्य गोष्ट मित्र सांगत आहे या निवेदनामुळे अर्जुनाला समोर उभे करून त्याला रुची निर्माण करून पुढे म्हणतात की या ज्ञेय वस्तूला न सत म्हणतात ना असत म्हणतात पूर्वपक्ष कटिबद्ध होऊन अत्यंत गंभीर स्वराने अशी घोषणा करण्यात आली की मी ज्ञेय वस्तूचे उत्तम प्रकारे वर्णन करतो परंतु असे सांगा की ह्या वस्तूला न म्हणतात ना असत म्हणतात हे उचित वाटत नाही उत्तर असे नाही भगवंतांनी हे प्रतिज्ञापूर्वक सांगितले आहे कारण हा वाणीचा विषय नाही त्यामुळे सर्व उपनिषेदांनी ज्ञेय असलेले ब्रह्म नेती नेती बृहारण्यक चार चार असे नाही असे नाही बृदारण्यक तीन तीन आठ ते स्थूल नाही आणि सूक्ष्मही नाही अशा प्रकारे निषेधात्मक वर्णन केले आहे त्यांनी असे नाही सांगितले की ज्ञेय वस्तू अशा स्वरूपाची आहे गुरु पक्ष जी वस्तू अशी आहे असे सांगितले जात नाही ती असूच नाही जर ज्ञेय आहे असे सांगितले जात नाही तर ती वस्तू प्रत्यक्षात असणार नाही परंतु असे म्हणजे याच्या विरुद्ध आहे की ही ज्ञेय वस्तू आहे आणि ती आहे असे सांगितले जाते उत्तर पक्ष ब्रह्म नाही म्हणून नाही असे ते नाही असा ज्ञानाचा विषय नाही उत्तर पक्ष ते ब्रह्म नाही म्हणून नाही कारण ते नाही असा विषय नाही पूर्वपक्ष सर्व प्रकारचे ज्ञान बुद्धीच्या आहे अगर नाही अशा निर्णयाने लक्षात म्हणून ज्ञेय सुद्धा आहे या शब्दाने ज्ञान निर्णय होऊन अनुभवाचा विषय होतो किमान नाही या शब्दाने निर्णयाने अनुभवाचा विषय होतो उत्तर पक्ष अशी गोष्ट नाही कारण हे ब्रह्म इंद्रियांना गोचर होत नसल्याने अनुभवाचा विषय नाही अनुभवाला येत तसेच नाही अशातूनही अनुभवाचा विषय होऊ शकते परंतु या ठिकाणी ज्ञेय वस्तू ब्रह्म इंद्रियातीत असल्याने केवळ एका शब। शब्द प्रमाणाने प्रमाणित होऊ शकते म्हणून घट वगैरे प्रमाणे हे आहे अगर हे नाही अशा दोन्ही प्रकारच्या ज्ञानाने अनुभवाचा विषय होऊ शकत नाही परंतु प्रस्तुत थळी त्याला या नासत म्हटले जाते ना असत म्हटले जाऊ शकते आता तुम्ही जे म्हणालात कि ते ज्ञेय अस, असले तरी त्याला नासत म्हटले जाते ना असत म्हटले जाते असे म्हणणे विरुद्ध आहे आणि विरुद्ध नाही कारण की असे हे ब्रम्ह जाणल्याने अगर न जाणल्या सारख्या पेक्षाही भिन्न आहे असे श्रुतीचे वचन आहे असे हे ब्रम्ह जाणल्यासारखे अगर न जाणल्यासारख्यापेक्षा हे भिन्न आहे जर हे श्रुती वाक्य सुद्धा विरुद्ध आहे असे असेल तर ज्याप्रमाणे यज्ञासाठी यज्ञशाळा बांधण्याचा संकल्प केल्यावर असे म्हटले आहे की असे कोणाला माहिती आहे की परलोकांमध्ये हे सर्व आहे की नाही तत्त्रीय संहिता सहा एक या श्रुती वचनाप्रमाणे सुद्धा विरुद्ध अर्थ असेल तर उत्तर पक्ष अशी गोष्ट नाही कारण असे ज्ञान झाल्याने अग्रज्ञान न झाल्याने विलक्षण अर्थ प्रतिपादन करणारे श्रुती निसंदेहपणे ज्ञेय पदार्थ आहे असे प्रतिपादन करणारे आहे आणि यशमिन हे सर्व परलोकात आहे की नाही अशा श्रुतीवचनातून केवळ अर्थवाद निर्माण होतो प्रत्यक्षात ही गोष्ट सिद्ध आहे की ब्रह्म असत असत वगैरे शब्दांच्या माध्यमातून सांगितले जात नाही कारण अर्थ स्पष्ट करण्यासाठी वक्त्याकडून सांगितले जाणारे आणि शोत्यांकडून ऐकले जाणारे सर्व शब्द जाती क्रिया गुण आणि एकमेकांशी असलेला संबंध यांच्या संकेताप्रमाणे केला जाऊन अर्थाचा अनुभव केला जातो अन्य प्रकारे तो घेतला जात नाही कारण कुठल्याही अन्य प्रकारातून अनुभव प्राप्त होणे होत नाही ज्याप्रमाणे गाय अगर घोडा या जातीतून शिजवणे अगर शिकणे या क्रियातून शुभ्र अग्र काळ या गुणांनी आणि गायीचा मालक या संबंधातून जाणले जाते याप्रमाणे सर्वांचे ज्ञान होते परंतु ब्रह्माला कोणते जात नाही म्हणून आहे वगैरे शब्दांनी त्याचे वर्णन करता येत नाही तसेच ते निर्गुण असल्याने ते गुणयुक्त आहे असेही म्हटले जात नाही ज्याला विशेषण लावून सांगितले जाते आणि ते क्रिया रहित असल्याने क्रियापदाचा उपयोग करून देखील त्याचा निर्देश करता येत नाही क्रियारहित आणि शांत आहे श्वेत श्वेता, श्वेता तर सहा एकोणीस अशा श्रुतीवचनातून सुद्धा ही गोष्ट सिद्ध होते त्याचप्रमाणे एकमेव अद्वितीय इंद्रियांचे संबंधन असलेले आत्मरूप असल्याने हे ब्रम्ह कोणाशीही संबध नाही म्हणून असे म्हणणे उचित ठरेल की ब्रह्म हे कोणत्याही शब्दांनी सांगता येण्या चार नऊ अशा शब्दाने अनुभवायला येणारा विषय नाही म्हणून ते नाही अशी शंका त्या शंकेचे निरसन करण्यासाठी सर्व प्राणीमात्रांच्या इंद्रिया उपाधीच्या योगे या ज्ञेय वस्तूचे अस्तित्व प्रतिबंध प्रतिपादन करना सात भाग एक समप्त